पुस्तक साने गुरुजींच्या गोड गोष्टी भाग सात बेबी सरोजा लेखक साने गुरुजी, वाचक विद्या पाटील प्रकरण तेरावे हरिजन यात्रा एकोणीशे साली वैयक्तिक सत्याग्रह सुरू झाला होता प्रेमात्यात पुन्हा सामील झाली आणि रामराव काय करीत होते महात्माजींनी आपला प्रख्यात हरिजन दौरा हिंदुस्थानभर सुरु केला होता सनातनी मंडळींची गंजळी हृदय उघडण्यासाठी महात्माजी हिंडत होते दिव्य संदेश देत होते बाहेरची दगडी मंदिरे कोण उघडणार ते महान कार्य महापुरुषांनी उचलले रामरावांनाही स्फूर्ती आली हरिजनांसाठीच त्यांना छळ सन करावा लागला होता महात्माजींनी आपल्या तपस्यानि आता गंगा निर्माण केली होती वातावरण अनुकूल होत आपणही प्रचार करीत बाहेर पडाव असं रामरावांना वाटल सरोजाला तरोबर घेणार होत सरोजाचा आवाज गोड होता सुंदर अभंग व पदे तिला त्यांनी शिकवली होती हरिजन चळवळीवरही त्यांनी गाणी क्लिली होती आपल्या मित्रांचा निरोप घेऊन रामराव खरेच बाहेर पडले गावोगाव घुमू लागले सरोजा जमली तते ते तिला खांद्यावर घेत हिंदुस्थानातील गावे जवळजवळ असतात चार चार मैलावर गाव आहेच रामरावांची वाणी प्रासादिक होती ते रस्त्यात भजन करीत उभे राहत सरोजामधून गाणी म्हणे आणि रामराव तेथेच ते उभ्याने प्रवचन सुरु करीत एकदा एका गावात ते गेले होते लहानसे गाव त्या गावात त्या दिवशी कोणीतरी मेले होते रामरावांनी त्यावर प्रवचन सुरु केले बंधुंनो मृत्यू सर्वांना समानता शिकवतो हा राव की रंक मृत्यू बघत नाही हा श्रेष्ठ की कनिष्ठ मृत्यू बघत नाही ही मरणे म्हणजे देवाकडचे संदेश असतात मरणे ही सावध करण्यासाठी येतात एक दिवस मरायचे आहे सर्वांना म्हणून प्रेमाने नांदा कोणाला तुच्छ मरू नका सारी देवाची लेकरे ईश्वरी अंश सर्वत्र आहे हरिजन का वाईट आहेत ते श्रमाने भाकर मिळवितात जो श्रमाने भाकर मिळवितो तो सर्वात पुण्यवान हरिजनांमध्ये श्रद्धा आहे भक्ती आहे प्रामाणिकपणा आहे त्यांना जवळ घ्या ऊस वाकडा असला तरी आतील रस गोड असतो धनुष्य वाकडे असले तरी बाण सरळ जातो चोखा मेला, तो थोर रिजन साधू त्यांनी अभंगात नायिका म्हटले उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय बुलला वरलिया सोंगा मंद सरोजा तो अभंग सरोजाने तो अभंग गोड आवाजात म्हटला परिणाम विलक्षण झाला शेवटी सरोजाने सर्वांना हात जोडून प्रार्थना केली हरिजनांना जवळ घ्या म्हणजे देव जवळ येईल जवळ येईल तिची ती थी उत्कट प्रार्थना ऐकून लोक सदगदीच झाले असा प्रचार चालला होता एका गावी मुक्काम असताना रामराव वर्तमानपत्रे वाचत होते तो एका वर्तमानपत्रात त्यांनी एक जाहिरात वाचली ते आश्चर्यचकित झाले सरोजा सरोजा काय बाबा अगं तुला देवाने एकदम लक्षाधीश केले आहे देव तुझ्यावर प्रसन्न झाला आहे ही बघ जाहिरात तुला नाही सारे समजणार आता आपल्याला परत गेले पाहिजे आपण असे फिरतच राहू किती दिवस फिरशील तुम्ही बरोबर असलेत म्हणजे नेमी फिरेन आणि आईला नाही का भेटायचे मला एकदा भेटली होती आई बाबा ती खरेस काओ माझी आई आणि माझे बाबा कोठे आहेत तुम्ही आजोबा परंतु मी आपली तुम्हालाच बाबा म्हणते माझी आई माझे बाबा मला भेटतील आई तर भेटेल मग पुढे पाहू रामराव व सरोज परत मुंबईत आली त्या वकिलाच्या पत्त्यावर उभळता गेली रामरावांनी आपली सर्व हकीकत सांगितली प्रेमाच्या लग्नाच्या वेळेचा एक फोटो होता त्यांच्याजवळ एक प्रत होती प्रेमाचा एक फोटो होता त्याने सर्व फोटो दाखविले होय हीच सरोजा हेच रामराव तो बंगला ती स्टेट सरोजाला मिळाली त्या बंगल्यात रामराव राहायला आले मायाने बंगला उघडला दिवाणखाण्यात दोघे आली हाच हाच बंगला येथेच आई होती कोठे आहे आई येथे माझी तिने वेणी घातली येथे खाऊ दिला कोठे आहे आई आई तुरुंगात आहे बाळ आणि माझे बाबा तेही तुरुंगात बघ आपण जाऊ तुरुंगात सारी एकत्र राहू येता लहान लहान मुलेसुद्धा जातात मी भिनार नाही सरोजा लवकरच ते सुटतील आणि तू मला आता आजोबा हाक मार दिलीस होय आजोबा न पाडलेले माझे बाबा येणार म्हणून ना हो एके दिवशी सरोजा रामराव प्रेमाचे भेटीस निघाले तुरुंगात भेट झाली प्रेमा बरी आहेस ना विचारले तुमच्या आशीर्वादाने सारे गोड होत आहे आत्याची हकीकत कळली ना वकिलांनी सांगितली तू सुटलीस म्हणजे आणखी सांगशील सरोजा जा नाही जवळ प्रेमा आई किंवा येईल असे सारखेही म्हणत असते ये बेबी ये प्रेमाने सरोजाला जवळ ओढले तिच्या केसरून हात फिरविला सरोजा त्या दिवशी पळूंगा गेलीस मला नाही कळत पुन्हा नाही न जाणार परंतु आता आजोबाने आपण सारी एका ठिकाणीच राहायचे आई बाबा ग कसे आहेत ते कसे दिसतात गोरेगोरे आहेत हो ना कशावरुंग मी गोरी आहे म्हणून बाबा तुम्ही जाऊन श्रीधरला बेटा तोळी आता लवकरच सुटेल मीही सुटेल सारा आनंद होईल आई आम्ही गावोगाव हिंडत होतो मी गाणी म्हणत असते बाबा नाही आजोबा प्रवचन करीत गम्मत, म्हणूनच देव प्रसन्न झाला लहान मुलांना देव लवकर भेटतो ध्रुवाला भेटला नाही का आजोबा अशा गोष्टी चालल्या शेवटी रामराव व सरोजा गेले श्रीधरलाही भेटायला दोघी गेली, गेली। सरोजाकडे श्रीधर पाहत राहिला मरो तुझी सरोजा हे स्वतःचे शब्द त्याला आठवले त्याचे डोळे भरून आले तुम्ही ना माझे बाबा गोरे गोरे बाबा रडू नका तुम्ही सुटाल आता आई सुटेल होय हो सुटू आता मला ओळखशील ना हो मी पाहिलेच नव्हते कधी तुम्हाला रामराव व सरोजा मुंबईस साली, श्रीधरला मित्राने विचारले ती कुणाची मुलगी माझी ती माझी हो बेबी सरोजा तो प्रेमाने म्हणाला